पुस्तक रतन टाटा लेखक सुधीर सेवेकर वाचक विद्या पाटील प्रकरण बारावे शिखरावरचे एकाकीपण रस्त्याने जाताना एखादी इंडिका गाडी दिसली की माझ्या गाडीचा काचा खाली करून त्या इंडिका वालेला विचारायचे वाटते काय गाडी आवडली ना रतन टाटा जगातील प्रमुख पंचवीस उद्योगपतींपैकी एक असलेले रतन टाटा अविवाहित आहे ते आपल्या ऑफिसला जाण्यासाठी 12,500 डॉलर किमतीची टाटा इंडिगो मेरीना ही कार वापरतात विशेष म्हणजे ते स्वतः ड्रायव्हिंग करतात ते साप्ताहिक सुटी समुद्र किनारेला आपल्या घरात एकांतात घालवितात ते घर त्यांनी स्वतः सजुलेले आहे निवांत क्षणी आपल्या दोन आवडत्या कुत्र्यांसोबत असतात त्यांना दूरचा प्रवासही एकट्यानेच करायला आवडतो फ्लॅटमधील वास्तव्य रतन टडांनी विवाह केलेला नाही अमेरिकेत ते त्यांच्या तरुण वयात दहा वर्ष होते तिकडे सेटलही झाले असते पण जे आळीनी त्यांना भारतात बोलावले शिवाय वल्स्कर आजीचाई तसाच आग्रह होता म्हणून रतन टाटा भारतात आले प्रख्यात टाटा उद्योग समूहाचा भाग झाले टाटा उद्योग समूहाच्या जवळपास प्रत्येक क्षेत्रात कंपन्या होत्या परंतु रतन टाटा यांना त्यांच्या आर्किटेक्चर विद्याशाखेच वापरता येईल अशा जबाबदाऱ्या त्यांच्या वाट्याला आल्या नाहीत अमेरिकल्या सरस्तिला साजेशा छोट्याशा फ्लॅटमधि राहत होत भारतात आल्यावर आणि टाटा ग्रुपमध विविध जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही त्यांच दीर्घकाळ वास्तव्य कुलाबा मुंबईतल्या भक्तावर नामक इमारतीत एका फ्लॅटमधाटा ग्रुपच्या अनक्क कंपन्यांच अनेक वरिष्ठ अधिकारी रतन टाटांपक्ष कितीतरी मोठ्या प्रासादतुल्य निवासस्थानातून मोठ्या डाम राहत होत रतन टाटांनाही असशियल निवासस्थान सहज मिळाल असत ज्याआडीही खूप मोठ्या बंगल्यात राहत त्यांच्यासारखा बंगला त्याला सहज मिळू शकला असता परंतु त्याबद्दल खुद्द रतन टाटांनी फारशी उत्सुकताखा दाखवली नसावी हा त्यांचा स्वभावही होता शिवाय कामानिमित्त महिन्यातील बहुतांश दिवस टूरमध्येच जायचे अशावेळी आपल्याला मिळालेले घर किती मोठे आहे फ्लॅट आहे की बंगला वगैरेमध्ये त्यांना स्वारस्य वाटत नसावे शिवाय त्यांना ना बायको मुले ना कोणी अन्य सदस्य जे त्यांच्यावर अवलंबून होते आणि त्यांच्यासोबत राहणारे होते मग एकट्या माणसाला भले मोठे घर असून काय कामाचे असाही विचारते करीत असावे, त्यामुळेच रतन टडा त्यांच्या पदाला मोठेपणाला शोभणार नाही अशा फ्लॅटमध्ये दीर्घकाळ राहिले हे खरे आहे एकट्या वासाला फार मोठ्या घरामध्ये एकाकी पण अधिक तीव्रतेने जाणवत असावे म्हणूनही त्यांनी मोठ्या घरात राहणे टाळले असावे रतन टडांच्या बाबतीत एकाकी आहे हे मात्र खरे तसेच ते कंपनीच्या कामात सतत गर्क असतात त्यांचा स्टाफ त्यांच्यासोबत असतो शीला शास्त्री डॉली केडी स्कंदन असे त्यांचे एकापेक्षा अधिक व्यक्तिगत सचिव आहेत त्यांच्याकडे विषाळ कामे दिलेली आहेत त्या त्या, त्या विषयानुसार गरजेनुसार रतन टाटा या सचिवांचे सहाय्य घेत असतात रतन टाटा यांचे कार्यालयही तुलनेने साधेच आह सा टाटा ग्रो सारख्या देशातल्या एका अग्रगण्य उद्योग समूहाच्या अध्यक्षाचे कार्यालय मांडल्यावर आपली जी काही कल्पना असते अपेक्षा असते त्यापेक्षा हे कार्यालय खूप साधे वाटते काळा पांढरा आणि कुठे कुठे लाल अशा रंगाचा वापर असलेले फर्निचर सोफा गालीचे फुलजाडांच्या काही कुंड्या असे मुजकेच साहित्य त्यांच्या कार्यालयात आहे नाही म्हणाले चित्रकार दळ बेंद्रे यांच्या कुचल्यातून उतरल सर्गचित्र या कार्यालयात आह बॉम्ब हाऊस या दगडी इमारतीत असलख् या कार्यालयात रतन टाटा महिन्यातल फारतर तर आठ दिवस आढळतात एरवी तत्तर टूरवर असतात ऐंशी नव्वद कंपन्यांच अध्यक्ष आह जगाच्या पाठीवरील पन्नासहून अधिक देशात त्यांचा कारभार पसरलिला आहा त्यामुळे तिथात ते व भारताबाहेर बार कुठही असू शकतात भारताबाहेर असताना तिच्या ताजग्रुप हॉटलमध वास्तव्य करतात अन्य हॉटेल जात नाहीत बॉम्बद्ऊसच्या चौथ्या माळ्यावर टाटा सन्स कंपनीचा फलक आह याच माळ्यावर टाटा उद्योग समाचे संस्थापक सर जमशेदजी टाटा यांचा संगमरवरी अर्धपुतळा आहे भिंतीवर टाटा परिवारातील तीन पिढ्यांच्या प्रमुखांची तैलचित्रे आहेत टाटा परिवारातील नसलेले परंतु टाटा उद्योग समाचे अध्यक्षपद निभावलेले सर नरोजी सकलानवाला यांचंही तैलचित्र आहे जेआरडींचे तैलचित्र आहे या सकलानवाला साहेबानंतर जेआरडी ग्रुपचे अध्यक्ष झाले फ्लाईंग अँड ड्रायविंग रतन टाटा टाटा सन्स कंपनीची आणि टाटा ग्रुपचे अध्यक्ष रहे। झाल्यानंतर रहे। आणि त्यांच्या बॉम्बे हाऊस मुख्यालयात काही बदल केले हे करे तरीही ते बदल खूपच जुजबी स्वरूपाचे आहेत रतन टाटा एअर इंडियाचे काही काळ अध्यक्ष होते शिवाय त्यांच्याजवळ विमानोड्डानाचा पायलटचा परवाना आहे तसेच हेलिकॉप्टरचाही परवाना आहे त्यांचे स्वतःचे विमान आहे हेलिकॉप्टरही पण विमानापेक्षा त्यांना हेलिकॉप्टर उडविणेच जास्त आवडते आपल्या छंदासाठी त्यांना हाली पुरेसा वेळ मिळत नाही याची त्यांना खंत वाटते पण वेळ मिळाला तर आपण हेलिकॉप्टर उडविणे अधिक पसंत करतो कारण एकतर हेलिकॉप्टर तुलनेत खालून उडत असते त्यामुळे खालचे पाणी एन्जॉय करता येते शिवाय हेलिकॉप्टर उडविताना तुम्हाला तुमच्या कौशल्याचा खूप वापर करायची संधी असते तसे विमानाचे नसते विमान खूप उंचावून उडते तुमचा खालच्याशी संपर्क राहत नाही शिवाय विमान उडविणे म्हणजे त्या सिस्टीमचा एक भाग बनून जाणे असते त्या सिस्टीमप्रमाणे तुम्हाला यंत्रवर सगळ्या क्रिया करायच्या असतात म्हणजे तुमच्या कौशल्याचा तुमच्या जजमेंटचा त्यात फारसा वापर करायला वाव नसतो विमान उड्डाण्याचा तुम्ही जणू एक सिस्टीम मॅनेजर झालेला असता म्हणून त्यात रोमांच किंवा थ्री कमी असते विमान आणि हेलिकॉप्टर उडविण्यातील रतन टाटा सांगत असलेला हा फरक हे वर्णन त्यांच्या व्यक्तिमत्वावर स्वभाव्यावरही प्रकाश टाकत जिथे स्वतःला करायला फारसे काही नसते त्यात रतन टाटांना स्वारस्य अभावणेच असते असा त्याचा एक अर्थ किंवा निष्कर्ष आपण काढू शकतो फाल्कन जेट दोन हजार हिमान भारतातील प्रवासासाठी त वापरतात फेब्रुवारी दोन मध्ये त्यांनी लॉक हिड आणि बोईंग एफ, एफ ही सैनिकी विमाने चालवून भारतात सन्सनाटी पसरवली होती फ्लाईंग प्रमाणेच ड्रायव्हिंग हाही त्यांचा आवडता छंद आहे पण त्यासाठीही त्यांना वेळ मिळत नाही अन्यथा जगातल्या सर्व प्रकारच्या मोटार गाड्या त्यांनी चालविल्या आह जी कुठली गाडी ते चालवतील त्या गाडीची सारी तांत्रिक वैशिष्ट्य गुण अवगुण हे तवळ काही मिंड्यातच चांगले पारखू शकतात गाड्यांचे त्यांना जणू उपजतच ज्ञान आहे त्याचा उपयोग त्यांना त्यांच्या मोटार उद्योगासाठी अर्थातच होतो तसे ऑटोमोबाईल विषयाचे कुठलेही शिक्षण वा प्रशिक्षण अधिकृतपणे त्यांनी घेतले नाही त्यांच्यात ती गोष्ट उपजतच आहे वेगाने गाडी चलविणे त्यांना आवडते परंतु त्याचबरोबर अत्यंत शास्त्रशुद्धपणे गाडी चलविण्यावर त्यांचा कटाक्ष असतो ते निष्णात ड्रायव्हर आहेत सर्व प्रकारच्या गाड्या उत्तम चालवतात त्यांच्याकडे अनेक गाड्या आहेत शास्त्रशुद्धपणे आणि शिस्तीत गाडी चलवण्याचे त्यांचेही वैशिष्ट्य त्यांच्या स्वभावाचेही निदर्शक आहे असे नक्कीच म्हणता येईल त्यांच्या कामात त्यांच्या विचारप्रणाली त्यांच्या बोलण्यातही असा शास्त्रशुद्धपणा तर्कशुद्धपणा असतो शिस्त असते ती त्यांच्या टापटिपीच्या राहणी त्यांच्या पोशाखातही दिसते बहुतांश वेळा ते सुटाबुटात असतात त्यांच्या उंच प्रमाणबद्ध शरीर अशीला सुटाबुटातले राहणे शोभतेही त्यांचे वय आज सत्तरच्या पुढे गेलेले आहे या वयातील बहुतांश लोक शरीराने एकतर ढिले पडलेले असतात किंवा बेडअप झालेले असतात रतन टटंचे तसे नाही राजभिंडे पण त्यांना अनुवंशिकतेनेच मिळालेले आहे त्यांचे शिस्तबद्ध जीवनमाफक नियमित व्यायाम खाण्यापिण्याबाबतचा काटेकोरपणा सकारात्मक विचारसरणी आणि कार्यमग्नता याद्वारे त्यांनी फार उत्तमपणे जपलेले आहे त्यामुळेच कुठल्याही कार्यक्रमात सम्मेलन मेळाव्यात रतन टाटा त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे उठून दिसतात प्रिन्स चार्ल्सची मैत्री इंग्लंडचे राजपुत्र चार्ल्स यांच्या दुसऱ्या लग्नासाठी निमंत्रित केलेल्या तीन भारतीयांमध्ये रतन टाटा एक होते यावरून त्यांची जागतिक स्तरावरच्या वरिष्ठ वर्तुळातही कशी उडबस आहे वजन आहे तळते राजपुत्र चार्ल्सची त्यांची उत्तम व्यक्तिगत मैत्री आहे तशी टाटांची नेहरू गांधी घराण्याचीही खूप घनिष्ठता आहे ती अनेक पिढ्यांपासून आह जाचे वडील आर टाटा यांची मोदला नेहरुंची मैत्री होती जेआरडीनचा पंडित नेहरू इंदिरा गांधी यांच्याशी स्नेह होता रतन टाटांबाबत राजीव गांधी यांना विशेष जवळीक वाटत होती अशी ही शंभर सवाशे वर्षाची परंपरा सांगता येईल परंतु या जवळकतेचा टाटांनी आपल्या उद्योगासाठी कधीही गैरउपयोग केला नाही उद्योगधंद्यांच्या वेगवान वाढीसाठी राजकीय वरदस्त असणे फायद्याचे असते नाही हा वरदस्त मिळण्यासाठी सत्ताधाऱ्यांशी त्यांच्या पक्षाशी जवळिकता निर्माण करावी लागत पक्षता निवडणुकीसाठी मोठे फंड्स अर्थात देणग्या देऊन जवळ दृढता आणावी लागत मग त्याचा लाभ परमिट लायसन्स व सरकारी फायदे मिळण्यासाठी केला जातो टाटा उद्योग समजातील वरिष्ठांचा तर थेट निरोगांधीशी जवळचा संबंध पण त्याचा त्यांनी दुरुपयोग केल्याची आढळत नाही या जवळतेचा त्यांनी लाभ घ्यायला हवा होता असेही सांगणारे अभ्यासक विश्लेषक आहेत परंतु टाटा उद्योग समूहामध्ये उच्च नीती मूल्ये एथिक्स यांचे मोठेच महत्व आहे त्यामुळे मोठे होण्यासाठी लाच देणे व अन्य वाममार्गाचा वापर करणे नोकरशाहीला भ्रष्ट अन्य, अनेक उद्योग समर्थन सर्रास केले जाते तसे टाटा करीत नाही डबवाल सर्वसामान्यांमध्येही रतन टाटांना मिसायला आवडते त्यांनी त्यांचे टाटा ग्रुपमधले कामच मुळी जमशद्पूरच्या पोलाद कारखान्यात सर्वसामान्य कामगारांसोबत सुरु कल सर्वसामान्य कामगार हाच कुठल्याही उद्योग संस्थेचा पायाचा दगड असतो त्याच्या मजबूतीवरच ग्रुपच्या विकासाची इमारत उभी असत्याच्या सुखदुःखाबाबत मागण्या अपेक्षांबाबत रतन टाटा सदैव दक्ष असतात राजपूत्र चार्ल्सच्या लग्नाला मुंबईच्या डबेवाला संघटनेच अध्यक्ष रघुनाथ मेदगे आणि सचिव गंगाराम तळेकर यांनाही निमंत्रण होत हिचारे गरीब कष्टकरी डबेवाल परंतु या डबेवाल्यांचे मोल मुंबईच्या साखरमान्यांच्या वेगवान जीवनात अनन्यसाधारण आह स्वतः मुंबईच असलख्खा रतनटाटांनी जवळून पाहिलि आहा त्यांच्या मुख्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांचे डबे वर्षभर वक्तशीरपण येतात ते या डबेवाल्यांच्या तत्पर कामगिरीमुळे याचीही त्यांना जाणीव आहा त्यामुळेच या गरीब डबेवाल्यांची लंडनमधल्या त्या शाही वेळा सोहळ्यात गैरसोय होऊ नये म्हणून रतन टाटानी त्यांना हे दोघे लंडनला पोहोचता क्षणी विमानतळापासून जवळच असलेल्या टाटा ग्रुपच्या हॉटेलात नेण्याची व्यवस्था केली त्यांना भारतीय जेवण मिळावे हिंदी भाषेत बोलता यावे यासाठी तसा स्टाफ त्यांच्या दिमतीला दिला स्वतः असतेने त्यांची विचारपूस केली काय हवे नको ते निकोचपणे सांगा हे हॉटेल आपलेच आहे आपण सगळेच मुंबईचे आहोत त्यामुळे संकोच करू नका असं या डबेवाल्यानं तोंड भरून सांगितले रतन टाटांच्या या वागणुकीमुळे आमच्या जीवाजीव आला नाही तर आम्ही घाबरून गेलो होतो आमचा जीव दबून गेला होता ज्या विमानाने आम्ही लंडनला आलो त्याच विमानात वरच्या दर्जाच्या वर्गातून अमिताभ बच्चनही प्रवास करीत होते आम्ही हिंमत करून त्यांना भेटलो आम्हाला वाटले तेही लग्नाला चालले की काय पण अमिताभ बच्चन यांना लग्नाचे निमंत्रण नव्हते ते अन्य कामासाठी लंडनला चालले होते देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान व अन्य कोणालाही या लग्नाशी निमंत्रण नव्हते ते केवळ रतन टाटांना होते इंग्लंडच्या शाही परिवाराशी रतन टाटांचे किती जवळचे संबंध आहेत ते आम्ही आमच्या डोळ्यांनी जवळून पाहिलेले आहे, ते रतन टाटा आमची सगळी सोय स्वच्छेने करतात विचारपूस करतात याने आमचा ऊर भरून आला असे रघुनाथ मेदगे गंगाराम तळेकर आवाजून सांगतात यावरून रतन टाटा हा माणूस किती डाऊन टू अर्थ आहे तेच कळते तेच रतन टाटा किती खंबीर आहेत याची प्रचिती टेलकोतील त्या प्रदीर्घ संपाच्या वेळी दिसून आली वास्तविक कामगार नेता राजन नायर हा त्यांचा आवडता माणूस राजनची शरीर सौष्ठवातील कामगिरी त्याचे उत्तम काम त्याचे वक्तृत्व कौशल्य त्याची लोकप्रियता त्याचे संघटन कौशल्य या सारांचे रतन टाटा प्रशंसक होते पण जेव्हा राजनने अवाजवी मागण्याकरून वागण्याची रीत भात तेव्हा रतन टाटानंही अत्यंत कठोर व्हावे लागले जगभर अत्यंत शालीन उद्योगपती असा नावलौकिक आणि प्रतिभा लाभलेले रतन टाटा प्रसंगानुसार कठोर होतात याची प्रचिती अनेकदा आलेली आहे विशेषतः टाटा ग्रुपमधील काही कंपन्या रतन टाटांनी बंद केल्या किंवा विकून टाकल्या व इतरत्र विलीन केल्या त्या निर्णयांमुळे अनेक जण नाराज झाले परंतु रतन टाट्यांनी आपला कणखरपणा सोडला नाही डिटेलिंग रतन टाटा आपल्या कामाच्या बाबतीत खूप खोलाच शिरतात तपशिलात जातात आकडेवारी डाटा यांचा आधार घेत आपला विषय वा प्रस्ताव हो। तयार करतात सुदैवाने टाटा उद्योग समूहातच या आकडेवारी आणि माहितीचे संकलन करणे तिचे वर्गीकरण करणे संगणकीकरण करणे या गोष्टी गेल्या सत्तर वर्षापासून करणारा एक स्वतंत्र स्टॅटिस्टिकल विभागच कार्यरत आहे तो इतका परिपूर्ण आहे की बऱ्याचदा सरकारही त्यांना हवी असलेली माहिती आकडेवारी या विभागाकडून मागविते हा विभाग टाटा मुख्यालयात आहे आणि तो सतत संशोधन माहिती संकलन करीत असतो त्याचा उपयोग रतन टाटा आवर्जून करतात त्यामुळेच त्यांचे प्रत्येक भाषण व प्रेझेंटेशन अत्यंत अर्थपूर्ण व उद्धक असते व्यवस्थापन शास्त्र प्रशासन कौशल्य शिकविणारी त्याचे प्रशिक्षण देणारी टाटा अँडमेट सर्व्हिसेस ही एक स्वतंत्र ही टाटा ग्रुप ने सुरु केलेली आहा व्यवस्थापनासाठी तर्कशुद्ध विचार विश्लेषण आणि मांडणी करण्याची व्यवस्थापकांना सवय जडली पाहिजे तही कंपनी टाटाच्या व्यवस्थापकीय पदांवरील लोकांना शिकवित अशाच प्रकारचे प्रशिक्षण केंद्र सुमारे पस्तीस वर्षापूर्वी टाटांनी पुण्यातही सुरु क्लि टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटर हच नाव रतन टाटा या सर्व संस्थांच्या कामात मनापासून रुची घेतात कारण या संस्थांद्वारे ग्रुपला उत्तम प्रशिक्षित मनुष्यबळ मिळतं छंद अर्थात कामाचा बाबतीत रतनटाटा यांचे वर्णन आपल्याला वर्क होलिक या शब्दात करता येणार नाही कारण रात्रंदिवस कामात घडलेल्या माणसाला आणि ज्याला कामाची जणू व्यसनच लागलेले आहे ला अशा माणसाला वर्क होलिक म्हटले जाते तसे रतनटाटांचे नाही ते भरपूर काम करतात पण संध्याकाळी साडेसहा नंतर कार्यालय सोडतात त्यानंतर कुणी त्यांना कामासाठी डिस्टर्ब केलेले आवडत नाही त्यांचा दररोजचा दिवस खूप धावपळीचा असतो हे करे परंतु शनिवार रविवार सुटी एन्जॉय करण्याची त्यांची इच्छा असते हा बहुधा त्यांचा अमेरिकेतल्या वास्तव्याचा तेथील जेवणशैलीचा त्यांच्यावरील प्रभाव असावा ऊट सूट प्रसारमाध्यमांना भेटणे वा सतत प्रकाश धुतात त्यांना आवडत नाही काही ठोस कारण असल्याखेरीज ते प्रसारमाध्यमांकडे जात नाहीत टाटा ग्रुपबद्दल प्रसारमाध्यमांना रुची असेल तर त्यासाठी माहिती देणारी ग्रुपच्या वतीने बोलणारी त्यांची माणसं आहेत यंत्रणा आहे विमान प्रवास ते क्लासने करतात तो वेळी ते त्यांची कागदपत्रे फायली चालण्यात वास्तान घालवतात मुंबई दिल्ली हा विमान प्रवास त्यांना सतत करावा लागतो त्या विमानात अन्य कोण महत्वाचे प्रवासी आहेत विमानात दिली जाणारी चहा कॉफी ठीक आहे ना किंवा जेवण चांगले आहे किंवा कसे याकडे त्यांचे लक्ष असते दूध घातलेली बीन्स साकडे कडक कॉफी तेवढी त्यांना लागते बाकी ते आपल्या कामात गरकस्तात त्यांचे स्वतःची खासगी विमान आहे ते स्वतः चालवणी त्यांना आवडते आणि तशी संधी मिळाल्यास ते सोडत नाहीत रतन टाटा यांना हिंदी भाषा समजते मराठीही समजते परंतु ते इंग्रजीतूनच बोलतात इंग्रजी त्यांची बोलता। अमेरिकन वर्णाचे अमेरिकन उलटराची आहे बोलताना ते काहीसे संतगतीने बोलतात त्यांच्या बोलण्या विचारांची स्पष्टता असते एखाद्या अप्रिय विषयावर किंवा कटू बोलतानाही त्यांचा स्वर बिघडत नाही किंवा शब्दांची निवड प्रखर प्रहारी कठोर नसते कटू बोलणेही ते एक अदब आणि दर्जा सांभाळूनच करतात दुसऱ्यांचे ऐकताना ते अत्यंत लक्षपूर्वक ऐकतात हातापायाच्या मानेचा, वा नजरेचा कुठल्याही अनावश्यक हालचाली करीत नाहीत एक सीनियर माणूस असा त्यांचा प्रभाव कोणावरही पडतो सहकाऱ्यांवर आरडाओरडा करणे आक्रस्ताळेपणा करणे बॉक्सिंग करणे त्यांच्या स्वभावात नाही प्रेरणा ना। तुम्हाला बायको नाही संसार नाही मुले नाहीत मग कार्यकरी जाण्याची तुमची प्रेरणा कोणती असा एकदा थेट प्रश्न त्यांना एका मुलाखतीत विचारला गेला होता त्यावर रतनटाटा डिस्टर्ब होतील अस्वस्थ होतील अशी अपेक्षा होती पण तसे अजिबात झाले नाही त्यांनी नेहमीप्रमाणे लक्षपूर्वक प्रश्न ऐकला आणि मग शांतपणे उत्तरले हा प्रश्न मीही अनेकदा माझ्या मनाशी मला विचारतो ज्या ग्रुपचा मी अध्यक्ष आहे त्याची आर्थिक मालकी माझी नाही असली स्थिती फारच थोडी आहे मग मी ही जबाबदारी पार पाडतो का काम करतो असा प्रश्न मलाही पडतो अफाट पैसा कमविण्याच्या प्रबळ इच्छेने पछाडलेला मी माणूस नाही त्यामुळे पैशासाठी मी काम करतो हे खरे नाही मग मी काम का करतो तर मला वाटते देशासाठी आपण काहीतरी केले पाहिजे हा विचार माझ्या मनात खोलवर आणि पक्का रुजलेला आहे म्हणून मी काम करतो तसेज बहुधा कामातील आव्हान मला कामासाठी प्रेरित करीत असावे म्हणून मी काम करतो तसेच आनंद आणि समाधान निर्माण करण्यासाठी मी काम करतो रतन टाटांचे हे उत्तर अर्थपूर्णच आहे अर्थात त्यांच्या या कारकिर्दीत त्यांना त्यांचे मनसुबे नेहमीच राबवता आले असंही घडले नाही त्यांच्या अनेक कल्पनांना ग्रुपमधल्या अनेक वरिष्ठांचा विरोध असे तो विरोध आण ही वेगळी भूमिका यामुळे टाटा ग्रुपच्या बोडरुमने अनेकदा वादंगाचे प्रसंग पाहिले मतभेदाचे प्रसंग पाहिले ताणतणावाचे असंख्य क्षण अनुभवले देशातील एका सर्वात जुन्या आणि मोठ्या औद्योगिक साम्राज्यातील अनेक नाट्यपूर्ण घटना घडामोडींचीही बोर्डरूम साक्षीदार रा आहे अशा ताणतणावाच्या क्षणात सुद्धा रतन टाटांकडून कधी अद्वा बोलले गेले असे घडलेले नाही आपला संयम त्यांनी ढळू दिलेला नाही कारण शिखरावरचा माणूस नेहमीच एकाकी असतो तत्वतच शिखराकडे वाटचाल करणाऱ्या माणसाची वाटही अडथळ्यांची भरलेली असते हे चिरंतन सत्य रतन टाटांच्या मनावर पक्के बिंबलेले असावे त्यामुळे त्यांचे वागणे बोलणे यात एक प्रकारचा खळखळाट किंवा बिंदास्तपणा नसतो आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना त्यांना आपले एकाकीपणा बाजूला टाकावे लागते वारसदार कोण आज टाटा उद्योग समूहाला रतन टाटांच्या रुपाने अत्यंत उमदे नेतृत्व मिळाले आहे पण आज त्यांनी वयाची सत्तरी ओलांडली आहे त्यामुळे त्यांच्यानंतर टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष कोण असतील या प्रश्नाकडे आपल्याला डोळेझा करता येत नाही ज्यावेळी नंतर अध्यक्षपद स्वीकारत असताना रतन टाटांकडे उद्योग समूहातील कामाचा मोठा अनुभव होता आता उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी कुणाची निवड केली जाईल यासंदर्भात पत्रकारांनी त्यांना विचारल्याचं ते म्हणाले ही एक समस्या जरूर आहे परंतु यापेक्षाही अधिक महत्वाच्या मुद्यावर विचार करण्यात मी व्यस्त आहे व त्यावर मी व्यस्त असलोच पाहिजे शेवटी येणारा काळज ठरवेळ की टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष टाटा घराण्यातील राहतील की बाहेरचे कुणी तरी आणखी पाच वर्ष तरी ते टाटा उद्योगसमूहाचे अध्यक्ष म्हणून कार्य करतील असे त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये स्वतः सांगितले आहे तसेच त्यांनी हेही सांगितले आहे की आपला उत्तराधिकारी निवडल्यानंतर दोन वर्षापर्यंत मी काम करेन